महात्म्या सुातेव हनुमान वरून जेथे दो ते दोघ राघव होते तिकडे उड्या टाकत गेला वानराचे रूप टाकून देऊन मारुत पुत्र हनुमंताने त्यांना फसवण्याच्या हेतूने भिक्षूचे रूप घेतले मग हनुमान त्या दोघा राघवांकडे नम्रपणे गेला आणि नमस्कार करून त्यांना सौजन्युक्त आणि मनाला आवडेल अशा शब्दाने त्यांची योग्य रीतीने स्तुती करून आणि विधीनुसार त्यांचा आदर करून तो नरश्रेष्ठ त्या वीरांशी बोलू लागला आपल्या मनाने त्याने त्यांना मृदूपणे विचारले राजश्रीच्या आणि देवांच्या सारखे निसंशय पराक्रमी असे आपण उभयता व्रते उत्पन्न रीतीने पाळणारे तापस दिसतात कांतीयुक्त वर्णाचे आपण हरिणांच्या कल्पना आणि इतर वन्य श्वापना भय उपजवीत इकडे कोणीकडे येणे केलेत सभोवर आणि पवित्र जलाचा नदिला तेजाने शोभा सिंह सारे दृष्टि टाक भयभीत करीत फारो बल पराक्रमारे दीर आहत अपन इंद्रा धनुष्यानुष्य घेन शत्रु नाश करा आ वैभवयुक्त रूप उत्तम भुजा संपन्न उत्तम वृषभसारखी चाल असणारे हत्तीच्या सोंडे प्रमाणे असणारे संपन्न नरश्रेष्ठ आहात आपण दोघांच्या प्रभेने हा श्रेष्ठ पर्वत प्रकाशित झालाय आपण राजे होण्याला पात्र आहात आपणाला देवच म्हणते पाहिजे आपण या प्रदेशाकडे कसे आलात जणू अकस्मात चंद्र पृथ्वीवर आला, आला असे आपण दोघे विशाल ऊर असणारे देवस्वरूपी मानव आहात आपले खांदे सिंहासारखे आपली शक्ती फार मोठी मधने भरलेल्या सर्व सर प्रकारची भूषणे वागवणे पात्र असलेले आपण भूषण विरहित कसे सागर अरण्यासह विरू इत्यादी पर्वताने शोभणारा या सर्व पृथ्वीचे रक्षण करण्याच्या आपणा उभय त्यांची योग्यता आहे असे मला वाटते आपली ही विलक्षण दिसणारी गुळगुळीत नाना प्रकारची जिल्ह्याची जशी सुवर्ण भयंकर आहेत ही तुमची खडगे चांगली पल्लेदार शुद्ध सोन्याच्या भूषणासारखी शोभत आहेत ती मोकळ्या सुटलेल्या भुजंगाप्रमाणे दिसतात पण मी एवढे बोलत असताना आपण का बरे बोलत नाही सुग्रीव नाना नावाचा कोण हे धर्मात्मा वानर श्रेष्ठ आहे त्या वीर्याला त्याच्या भावाने वाईट रीतीने वागवल्यामुळे तो दुखी होऊन जगात हिंडत आहे त्या राजा महात्माने मला पाठवल्यामुळे मी इकडे आलो आहे मी हनुमान नावाचा वानर आहे तुम्हा दोघांशी धर्मात्मा सुग्रीव सख्य करू इच्छितो त्याचा मी वायुपुत्र वानर सचिव आहे असे समजा सुग्रीवाचे प्रिय भिक्षेचे सोंग घेऊन ऋषमुखाहून मी इकडे आले होते मी वाटेल ते रूप घेणारा आणि वाटेल तिकडे जाऊ शकणार आहे आणि शब्द योजना आणि मग पुढे काही बोलला नाही त्याचे ते बोलणे ऐकून श्रीमान राम मोठ्या आनंदीत मुद्रेने मागील बाजू सुभ्या असलेल्या लक्ष्मणाला म्हणाला वानरराज महात्मा सुग्रीवाचा हा सचिव आहे त्यालाच भेटण्याची इच्छा मी करीत असताना हा इकडे माझ्या पाशी आलाय लक्ष्मणा या सुग्रीवाचा सचिव असलेल्या बोलण्याचे तंत्र जाणणाऱ्या स्नेहयुक्त शत्रुचे दमन करणाऱ्या वानर अशी मधुर शब्दाने बोल ऋग्वेदाचा पूर्ण अभ्यास ज्याने केला नाही यजुर्वेद ज्याने स्मृतीत जतन करून ठेवलेला नाही सामवेदाची ज्याला माहिती नाही अशाला अशा प्रकारे बोलता येणे शक्य नाही बहुत प्रकारे साऱ्या व्याकरणाचा याने अभ्यास केला असला पाहिजे हा पुष्कळ बोलला पण चुकूनही चुकीचा शब्द याच्यातून बून निघाला नाही याच्या मुखावर दोन्ही डोळ्यात कपाळावर आणि भुयामध्ये आणि इतरही सर्व हा क्वचित कंठात मध्यम स्वरात हा बोलला हा वाणी बोलतो ती शुभ आहे हृदयात आनंद उत्पन्न करणारे संस्कार आणि क्रम याने उत्पन्न आहे फार भरभर किंवा फार सावकाश विचारलेली नाही अशा आकर्षक आणि तीन स्थानांच्या अभिव्यक्तीवर अधिष्ठेत असणाऱ्या वाणीने कोणाचे बरे मन वळणार नाही खडग उगारणाऱ्या शत्रूतेसुद्धा वळेल अशा प्रकारचा दूत ज्या राजाकडे नसेल त्याच्या कार्याच्या योजना फलद्रूप कशावणार पण अशा गुणसमुदायाने युक्त असे कार्यसाधक ज्याच्याकडे असतील त्याचे दूताच्या तोंडून निघालेले सर्व अर्थ साधतील राम असे म्हणाले तेव्हा बोलण्याचे तंत्र जाणणारा लक्ष्मण सुग्रीवाच्या तशाच गुणाच्या सचिव कपिला म्हणाला विद्वान सचिवा महात्मा सुग्रीवाचे गुण आम्हाला कळलेले त्या वानर रस सुग्रीवालाच आम्ही शोधत आहोत हनुमंता सुग्रीवाच्या सांगण्यावरून आता जे काही तू बोललाच तसेच हे सज्जना तुझ्या सांगण्याने आम्ही दोघे करू त्याचे ते मैत्रीपूर्ण शब्द ऐकून वायूसुत वानर आनंदित झाला आपल्या कामगिरीच्या जयाविषयीच्या खात्रीने मनाचे समाधान होऊन त्या तो त्या उभय त्यांचे शक्य घडवण्याकरता निघाला किशकिंधा खांडाचा तिसरा सर्ग समाप्त